अध्याय सत्तावन्नावा समंत खरण शतधनव्याचा उद्धार आणि अक्रूराला पुन्हाद्वारकेला बोलावणे श्री शुक म्हणतात लाक्षागृहाला लावलेल्या आगीमुळे पांडवांचा केसही वाकडा झालेला नाही हे जरी श्रीकृष्णांना माहीत होते तरीसुद्धा कुंती आणि पांडव जळून मेलेले आहेत हे कळल्यावर कुळाची रीत पाळण्यासाठी ते बलरामांच्यासह हस्तिनापुराला गेले तिथे जाऊन भीष्म कृपाचार्य विदूर गांधारी आणि द्रोणाचार्यांना भेटून त्यांचे सांत्वन करून सहानुभूती दाखवून ते त्यांना म्हणाले अरे अरे फार वाईट झाले ही संधी साधून अक्रूर आणि कृतवर्मा शतधनव्याला म्हणाले तू सत्राजिताकडून मणी का घेत नाहीस ज्याने आपली सुंदर कन्या तुला देण्याचे वचन दिले होते त्यानेच आता आम्हाला झडकारून श्रीकृष्णांना ती दिली तर सतराजिताला सुद्धा भावामागोमाग यमपुरीस का पाठवू नये शतधन्वा मुळचा दुष्ट होता आणि आता तर त्याचा मृत्यूही जवळ आलेला होता त्या दोघांनी असा बुद्धिभेद केल्यामुळे त्याने लोभाने झोपलेल्या स्थितीत सत्राजिताला ठार केली यावेळी त्याच्या स्त्रिया अनाथाप्रमाणे रडूओरडू लागल्या परंतु तिकडे लक्ष न देता कसाई जशी पशूंची हत्या करतो त्याप्रमाणे शतधनवा सत्राजिताला मारून आणि मणी घेऊन तेथून पसार झाला वडलाना मारलेले पाहून सत्यभाव शोकाकुल झाली आणि बाबा बाबा माझा घात झाला असे म्हणून विलाप करू लागली मधून मधून ती बेशुद्धही पडत होती नंतर पित्याचे शव तेलाच्या कढईत ठेवून ती हास्यंना पुराला गेली अत्यंत दुःखी अंतकरणाने श्रीकृष्णांना तिने आपल्या वडिलांच्या हत्येची बातमी सांगितली वास्तविक हे सर्व त्यांना अगोदरच माहित होते राजा श्रीकृष्ण आणि बलराम ते ऐकून सामान्य मनुष्यांसारखे अश्रू गाळू लागले आणि म्हणू लागले, अरे अरे आमच्यावर दुःखाचा किवढा मोठा डोंगर कोसळला यानंतर भगवान सत्यभामा आणि बलराम यांच्यासह द्वारकेला परत आल आणि शतधनव्याला मारून त्याच्याकडून मणी काढून घ्याचा विचार करू लागल श्रीकृष्णाचे मनोगत शतधनव्याला समजले तेव्हा तो अतिशय घाबरला आणि आपले प्राण वाचवण्यासाठी त्याने कृतवर्म्याकडे मदत मागितली तेव्हा कृतुवर्मा म्हणाला श्रीकृष्ण आणि बलराम सर्व शक्तिमान मी त्यांच्याशी सामना करू शकणार नाही त्यांच्याशी वैर करून कोणाचे भले होणार आहे त्यांचा द्वेष केल्याने कंस राज्य घालवून आपल्या अनुयायांच्यासह मारला गेलेला आहे तसाच जरासंध सतरा वेळा युद्धात हार पत्करून रथाशिवायच राजधानीकडे परत गेलाय जेव्हा कृतवर्म्याने त्याला असे वाटेला लावले तेव्हा शतधनव्याने अक्रूराला सहाय्य करण्याची विनंती केली तोही म्हणाला त्या समर्थांचं बळ जाणणारा कोण त्यांच्याशी वैर करील जे लिहिलेले या विश्वाची रचना संरक्षण आणि संहार करतात तसेच ते केव्हा काय करू इच्छितात ही गोष्ट त्यांच्या मायेने मोहित झालेले ब्रम्हदेव इत्यादी विश्वविधातेसुद्धा समजू शकत नाहीत सात वर्षांचे असतानाच ज्यांनी एका हातानेच गोवर्धन पर्वत जमिनीतून उखडला आणि लहान मुलाने पावसाळी छत्री धरावी त्याप्रमाणे उचलून धरला मी तर त्या अचाटकर्मे करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना नमस्कार करतो ते अनंत अनादी निष्क्रिय आणि आत्मस्वरूप आहेत मी त्यांना नमस्कार करतो अक्रूरानंही त्याला असे वाटेला लावले तेव्हा शतधनव्याने तो समंतक मणी अक्रूराजवळ ठेव म्हणून ठेवला आणि आपण चारशे कोस सलगपणे चालणाऱ्या घोड्यावर स्वार होऊन तिथून मोठ्या वेगाने निघून गेला राजन गरुडचिन्ह असलेला ध्वज ज्याच्यावर फडकत होता आणि अतिशय वेगवान घोडे ज्याला जोडलेले होते त्या रथावर आरूढ होऊन रामकृष्ण सासऱ्याला मारणाऱ्या शतधनव्याचा पाठलाग करू लागले मिथिलेच्या जवळ एका उपवनात शतधनव्याचा घोडा जमिनीवर कोसळला त्यामुळे तो घोड्याला तिथेच टाकून पायीस पळू लागला तो अत्यंत भयभीत झालेला होता श्रीकृष्णसुद्धा रागाने त्याचा पाठलाग करू लागले शतधनवा पायीस पळत होता म्हणून भगवंतानीसुद्धा पायीस त्याचा पाठलाग करून तीक्ष्ण धारेच्या सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक छाटले आणि त्याच्या अंगावरील कपड्यात समंतक मण्याचा शोध घेतला परंतु मणी सापडला नाही तेव्हा श्रीकृष्ण वडील बंधूंकडे येऊन म्हणाले आम्ही शतधनव्याला उगीच मारले कारण त्याच्याजवळ समंतकमणी नव्हताच तेव्हा बलराम म्हणाले शतधनव्याने समंतकमणी कोणाजवळ तरी ठेवलेला आहे यात शंका नाही आता तू द्वारकेला जा आणि त्याचा शोध घे मला विदेह राजाची भेट घ्यावा आहे कारण तो माझा अतिशय प्रियमित्र आहे परिक्षिता असे म्हणून बलराम मिथिला नगरीमध्ये गेले पूजनीय बलरामाना येताना पाहून मिथिलाली पतींचे हृदय आनंदाने भरून आले त्याने ताबडतोब आसनावरून उठून पूजा साहित्याने त्यांची यथासांग पूजा केली यानंतर बलराम काही वर्षे मिथिला नगरीतच राहिले महात्मा जनकाने अतिशय प्रेमाने आणि सन्मानाने त्यांना ठेवून घेतले त्यानंतर योग्य वेळी धृतराष्ट्रपुत्र सुयोधनाने बलरामांकडून गदायुद्धाचे शिक्षण घेतले प्रियपत्नी सत्यभाम आवडते कार्य करून, करून भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परतले आणि त्यांनी शतधनव्याला मारल परंतु समंतकमणी त्याच्याजवळ मिळाला नाही असं त्यांनी सत्यभामला सांगितल त्यानंतर त्यांनी बांधवांच्यासह आपले सा, सासरे सतराजीत यांच्या सर्व औरध्वदयीक क्रिया करवल्या अक्रूर आणि कृतवर्मा यांनी शतधनव्याला सत्राजिताच्या वधासाठी उद्युक्त कलि श्रीकृष्णांनी शतधनव्याला मारलिन तत्यंत भयभीत होऊन द्वारकत्तून पळून ग्रिपरी काही लोक म्हणतात की अक्रूर द्वारकत्तून निघून गिल्यानंतर द्वारकत्हणाऱ्यांना अनक्प्रकारच्या संकटांना तोंड द्याव दैविक आणि भौतिक कारणांनी तिथील नागरिकांना वारंवार शारीरिक आणि मानसिक कष्ट सहन कराव लागल परंतु जे असे म्हणतात ते या अगोदर सांगितलेल्या गोष्टी विसरून जातात ज्या श्रीकृष्णांच्या मध्ये सर्व मुनी निवास करतात त्यांचे निवासस्थान असलेल्या द्वारकेत उपद्रव होईल हे कधीतरी शक्य आहे काय त्यावेळी नगरातील वृद्ध नागरिक म्हणाले एकदा काशी नरेशांच्या राज्यामध्ये पाऊस पडत नव्हता तेव्हा हो त्यांनी आपल्या राज्यात आलेल्या अक्रूडाचा पिता श्वेफळक याला आपली कन्या गांधींनी दिली तेव्हा त्या राज्यात पाऊस पडला अक्रूर सुद्धा स्वफलकाचाच पुत्र आहे आणि त्याचाही तसाच प्रभाव आहे म्हणून जिथे राहतो तिथे भरपूर पाऊस पडतो आणि तिथे कोणत्याही प्रकारचे कष्ट रोगराही इत्यादी उपद्रव होत नाहीत परीक्षिता त्या लोकांचे हे म्हणणे ऐकून भगवंतांनी विचार केला की या उपद्रवाच एवढे एकच कारण नाही हे माहीत असून सुद्धा भगवंतांनी दूध पाठवून अक्रूळाला शोधून आणून त्याला म्हटल भगवंतांनी त्याचा मोठा सत्कार केला आणि गोड गोड गोष्टी बोलून त्याच्याशी संभाषण केले नंतर सर्वांचे अंतकरण जाणणारे भगवान हसतसत अक्रूराला म्हणाले हे दानशूर काका संपत्ती देणारा समंतकमणी शतधन्व्याने आपल्याजवळ ठेवलेला आहे ही गोष्ट आम्हाला अगोदरच माहीत होती सतराजिताला पुत्र नसल्यामुळे त्याच्या मुलीची मुलेच त्यांना तिलांजली देऊन पिंडदान करतील त्यांचे ऋण फेडतील आणि त्यातून जे काही शिल्लक राहील त्याचे उत्तराधिकारी होतील अशा रीतीने जरी तो मणी माझ्याकडेच असला पाहिजे तरीसुद्धा तो तुमच्याजवळच ठेवा कारण आपण व्रतनिष्ठ आहात शिवाय तो मणी इतरांना सांभाळणे कठीण आहे परंतु माझ्या थोरल्या बंधूंना त्या मण्यासंबंधी माझ्यावर विश्वास नाही म्हणून हे अक्रूरा आपण तो मणीत दाखवून आमच्या बांधवांची शंका दूर करून त्यांना समाधान द्या त्या मण्याच्या सामर्थ्यावरच आपण आजकाल लागोपाठ सोन्याची वेदी बनवून यज्ञ करीत आहात श्रीकृष्णांनी अशा प्रकारे त्याची समजूत घातली तेव्हा अक्रूराने वस्त्रात लपवून ठेवलेला तो सूर्यासारखा प्रकाशमान मणी बाहेर काढला आणि श्रीकृष्णांना दिला श्रीकृष्णांनी तो शमंतक मणी आपल्या बांधवांना दाखवून आपल्यावर आलेला आळ आल दूर केला आणि तो मणी अक्रूराला परत दिला सर्व शक्तिमान सर्व व्यापक भगवान श्रीकृष्णांच्या पराक्रमानी परिपूर्ण असे हि आख्यान सगळी पापे दूर करणारे आणि परम परममंगलमय जो हे वास्तो, ऐकतो किंवा याचे स्मरण करतो तो सर्व प्रकारची अपकिर्ती आणि पापांपासून मुक्त होऊन शांती प्राप्त करून घेतो सत्तावन्नावा समाप्त